त्याने बर शत्रूचा नाश करणाऱ्या क्रुद्ध रामाला धनुष्य वर रेलून उभा राहिलेला रे पाहिले दोरी चढवलेले कठोर आवाज करणारे ते धनुष्य त्याने पाहिले आणि सारथ्याला रामाच्या पुढे घेऊन चल अशी त्याने सूचना केली खरच्या आज्ञेने सारथ्याने जिकडे महाबहू राम एकटा धनुष्य हलवीत उभा होता तिकडे घोड्याना फिरवले त्याला बाजूला पाहून त्या सर्व राक्षसांनी मोठ सर्व राक्षसांच्या रथात बसलेला खरं ताऱ्यांमध्ये जसा मंगळ तसा चमकत होता मग अप्रतिम तेजस्वी रामावर हजार बाण टाकून खराने रणात मोठ्याने गर्जना केली हा धनुष्य घेतलेल्या दुर्जे रामावर सर्व निशाचराने वृद्ध होऊन नाना प्रकारच्या शस्त्रांचा वर्षाव केला लोखंडी मुदगर शूल प्रास, खडग परशु यांनी क्रोधाने झपाटून जाऊन राक्षसाने शूर रामावर प्रहार केले ते मेघासारखे काळे निळे शरीराने प्रचंड अत्यंत बलवान राक्षस रथ होडे पर्वतासारखे हत्ती घेऊन रामाच्या अंगावर चालून गेले रामाला युद्धात जिंकण्याच्या हेतूने हे राक्षसगणाने रामावर शरांचा वर्षाव केला मोठमोठ्या मेघाने प्रचंड पर्वतावर धाराने वर्षाव करावा तसा त्यांनी वर्षाव केला क्रूर दिसणार्या सर्व राक्षसांनी रा तिथे भूतगणाने वेढलेला महादेव राक्षसाने सोडलेली सर्व शस्त्रे सागराने नद्यांचे प्रवाह आपल्यात सामावून घ्यावे तसे रामाने बाणाने स्वीकारले त्यांच्या त्या आघाताने त्याची गात्री फोडली तरी त्याने हुंका केले नाही जणू अनेक जुळ्या विजा पडणार जखमी झाला सर्व अंगातून गळणाऱ्या रक्ताने माखून गेला संध्याकाळी मेघाने राम झाकून गेला देव गंधर्व सिद्ध ऋषी श्रेष्ठ यांना तो एकटा अनेक एक अस्त्रांनी वेढलेला पाहून मोठा विषाद वाटला मग रामाने क्रुध होऊन आपले धनुष्य वाकवले आणि धार धार बाणांनी शेकड्याने आणि सहस्राने टाकले त्यांचे निवारण करणे जे सहन करणे अशक्य आणि जे रणात जणू काळाचे पाश असावे तसे हे बाण मागे बगड्याचे पिसे लावलेले सोन्याने मढवलेले असे ते बाण रामाने सहजपणे सोडले ते बाण शत्रु रामाने विनाशायास टाकले पण त्याने राक्षसांचे प्राण काल पाशाने तसे घेतले राक्षसांची शरीरे फोडून ते बाण त्यांच्या रक्ताने भरले अंतरिक्षात ते जाताच पेटत्या अग्नीसारखे ते तेजळ दिसत होते असे रामाच्या धनुष्याच्या वाकड्या कांबेतून सुटलेले बाण मोजणे अशक्य होते ते अत्यंत भयंकर राक्षसांचे प्राण हरण करणारे बाण त्यांच्यावर जाऊन पडले त्यांनी राक्षसांची धनुष्ये ध्वजांचे शेंडे ढाली कवचे घातलेल्या भूषणांसह बाहू हत्तीच्या सोंडेसारख्या मांड्या रामाने शेकड्यांनी आणि हजारांनी रणात छेजून टाकल्या पलाण इत्यादी सोन्याच्या सामानाने कसलेले आणि रथाना जोडलेले घोडे सारथ्यांसह हत्तीवर बसलेल्या योद्ध्यांसह घोडेस्वारांसह रामाच्या धनुष्याच्या दोरीपासून सुटलेल्या बाणाने छेदून टाकले फोडून टाकले पायदळाच्या सैनिकांना युद्धात मारून त्याने यमसदनाला पाठवले आकूड बाण पोलादी बाण ज्यांची टोके तीखण्या असे आणि काटेरी अशा बाणाने तोडले जाणारे राक्षस मोठमोठे आर्धस्वर काढू लागले मर्मभेद करणाऱ्या विविध बाणांनी पीडित झालेले ते सैन्य रामामुळे बेचेन झाले जसे अग्नीने पेटले शुष्क वन काही फार, फार, फार मोठे शूर राक्ष प्रूल परशु असे रामावर अतिशय आवेशाने फेटले फेकले त्यांच्या त्या शस्त्राचे वीरवान महाबाहूने आपल्या बाणाने निवारण केले त्यांचे रणात प्राणहरण केले आणि त्यांची मस्तके तोडली शिरे तुटली ढाली तुटून ते खाली पडले जणू गरुडाचा झपाट्याने भूमीवर फेकले गेलेले वृक्ष ते घाबरून गोंधळून गेले आणि बाणांच्या आघातातून बचावण्याकरता खराकडे धावले त्या सर्वांना शांत करून हाती धनुष्य घेऊन दूषण काळासारखा क्रुद्ध होऊन क्रुद्ध असलेल्या रामाच्या अंगावर जोराने चालून गेला दूषणाचा आसरा मिळताच पुन्हा सगळे निर्भय होऊन परतले आणि हाती साल ताल पाषाण ही आयुधे घेऊन रामावर धावले त्यांच्या हाती शूल मुदगर पाश अशी ही आयुधे होती ते महाबलवान राक्षस शरांचा आणि शस्त्रांचा युद्धात वर्षाव करू लागले ते झाडांचा आणि शिलांचा वर्षाव करू लागले असे ते रामाचे पुन्हा त्या राक्षसांचे महाघोर तुंबड युद्ध अंगावर रोमांच उभे करण्याजोगे अद्भुत चालले त्यांनी चहूबाजून राघवावर अतिशय क्रोधाने मारा केला चहूकडून आलेल्या राक्षसाने सर्व दिशा उपदिशा व्यापून टाकल्या आहेत आणि आपण बाणांच्या वर्षावाने झाकले गेले आहोत असे पाहून रामाने प्रचंड नाद केला आणि अत्यंत तेजस्वी असे गांधर्व अस्त्र त्या महाबलवंताने राक्षसांवर उपयोगात आणले तेव्हा त्या धनुष्याच्या कांबीतून हजारो बाण बाहेर पडले आणि त्या एकत्रित येणाऱ्या बाणाने सर्व दशदिशा भरून टाकल्या त्या बासाण घेतो किंवा आणि टाकतो किंवा ते दिसतच नव्हते केवळ त्याने धनुष्य तांडे हे एवढेच दिसत होते बाणांनी सूर्यासकट आकाश झाकून टाकून त्याने अंधार केला बाण सोडत असणारा रामच केवळ तिथे उभा असलेला दिसत होता एकाएकीत ते खाली पडत होते आणि त्याच क्षणी राक्षस मोठ्या प्रमाणात मरत होते अशा एका क्षणी पडणारेने तो प्रदेश व्याप्त झाला खाली पडलेले क्षीण झालेले अंगे तुटलेले शरीर फुटलेले आतडी बाहेर आलेले असे हजारो राक्षस जिकडे तिकडे दिसत होते रामाच्या बाणाने शिरस्त्राणांसह मस्तके तोडली बाहुभूषणांसह बाहू तोडले मांड्या तोडल्या नाना प्रकारच्या अलंकारांनी सजवलेले बाहू तोडले घोडे उत्तम हत्ती रथ यांना छिन्न भिन्न केले पंखे, छत्रे, नाना, तसे शूर, ही सर्व त्या रणभूमीत इतरतः पसरून ती भूमी भयानक दिसू लागली ते सर्व मारले गेले पाहून अत्यंत दुर्बळ झालेले राक्षस शत्रुविजेत्या रामापुढे येण्याला कचरू लागले अरण्यकांडाचा पंचवीसावा सर्ग समाप्त